स्कंध सातवा अध्याय सदोतीसावा देवी गीता अध्याय सहावा योग आणि त्याचे श्रेष्ठत्व ब्रह्मतत्वांचे निरूपण ऐकून हिमालय आनंदित झाला तो म्हणाला हे अंबे हे जगज्जननी मी खरोखरच धन्य आहे आता तुझी भक्ती कशी करावी ते सांग म्हणजे त्यामुळे अविरक्त असल्यामुळे मध्यम अवस्थेत असलेल्या मनुष्यालाही अनायासे तिचे ज्ञान प्राप्त होईल देवी म्हणाली हे अति उत्तम पर्वता मोक्ष प्राप्तीचे तीन मार्ग सांगितले आहेत एक कर्मयोग दुसरा ज्ञानयोग आणि तिसरा भक्तियोग असे तीन भक्ति मार्ग आहेत या तिन्ही मार्गांपैकी भक्तिमार्ग हा अत्यंत सहज सुलभ आहे कारण भक्तिमार्ग हा फक्त मानस क्रियेवरच मुख्यत्वे करून अवलंबून आहे त्यामुळे शरीर आणि चित्त यांना पिडा देऊन मोक्षप्राप्ती करून घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही भक्ति योग हा अनुसरण्यास अत्यंत योग्य आणि तो सर्व प्रकारे सहज शक्य आहे मनुष्याशी सत्व रज तम इत्यादी गुणांचा एकनिष्ठ संबंध येतो त्यामुळे भक्तीसुद्धा तीन वेगवेगळ्या प्रकारांची मानली जाते दुसऱ्या स्पीडाभावी म्हणून अथवा केवळ दंशयुक्त भक्ती अथवा मात्सर्य आणि क्रोध या भावाने युक्त अशी जी भक्ती तिला तामसी भक्ती असे नाव आहे जो फक्त स्वतःपुरती स्वतःच्या आत्मकल्याणासाठी भक्ती करतो त्याच्यापासून इतरांना पीडा पोहचत नाही तो सर्वदा अंतःकरणात कसली तरी कामना ठेवून त्या पूर्ततेसाठी भक्ती करतो तो भोगाविषयी आसक्त असतो तो मोठ्या भक्तिभावाने इच्छित फलाची प्राप्ती व्हावी म्हणूनच माझी उपासना करतो तो अशा प्रकारचा विचारा पामर भेदबुद्धीने मला स्वतहून अन्य समजतो म्हणून हे पर्वश्रेष्ठा त्याच्या भक्तीला राजसी भक्ती असे प्रज्ञावंतांनी नाव दिले आहे केवळ पापविमोचन व्हावे म्हणून आपली सर्व कर्मे जो देवाला अर्पण करून म्हणजेच मला अर्पण करून वेदोक्त मार्गाने माझी भक्ती करतो तो वेदोक्त मार्गाने ओघपतीत असल्यामुळे सतत निष्काम बुद्धीने आपले भक्ती करणे हे कर्तव्य आहे अशी स्थिर बुद्धी ठेवतो आणि केवळ मी उपास्य आणि तो उपासक अशी भावना ठेवून केवळ पापविमोचन व्हावे म्हणून आपली सर्व कर्मे जो देवाला अर्पण करून म्हणजे मला अर्पण करून वेदोक्त मार्गाने माझी भक्ती करतो तो वेदोक्त मार्गाने ओघोपथित असल्यामुळे सतत निष्काम बुद्धीने आपले भक्ती करणे हे अवश्य कर्तव्य आहे अशी स्थिर बुद्धी ठेवतो आणि केवळ मी उपास्य आणि तो उपासक अशी भावना ठेवून माझ्याविषयी वेगळेपणाची बुद्धी ठेवून केवळ मी प्रसन्न व्हावे म्हणून जो कर्म करीत राहतो आणि नित्यभक्ती करतो त्या भक्तीला सात्विकी भक्ती म्हणावी या भक्तीत शुद्ध सत्वरूप भेदबुद्धीचा अवलंब केल्यामुळे हीच पराभक्ती प्राप्त करून देणारी आहे पण प्रथम सांगितलेल्या ज्या तामसी आणि राजसी दोन भक्ती आहेत त्या दोन्ही भक्ती पराभक्तीची प्राप्ती करून देणाऱ्या नाहीत असे विद्वानांचे मत आहे आता पराभक्ती म्हणजे काय हे मी तुला सांगते तू तु सागरचित्ताने श्रवण कर कल्याणकारक आणि सर्व गुणरत्नांची खाण असलेली मी त्या माझ्यामध्ये नित्य तेलाच्या धारेप्रमाणे चित्ताचे स्थैर्य करून केव्हाही आणि कोणताही हेतू मनात न धरता नित्य माझ्याच गुणांचे श्रवण करावे आणि माझ्या नामाचे कीर्तन करावे जो सामिप्य स्वारुप्य सायुज्य सालोक्य या ही अपेक्षा धरीत नाही जो केवळ माझी सेवा करणे एवढे एकच कार्य करीत असतो त्या व्यतिरिक्त काहीही करीत नाही अन्य काही जाणत नाही जो शुद्ध सेव्य सेवक भाव मनात धरून मोक्षाचीही इच्छा करीत नाही जो अत्यंत प्रीतीने आणि निरलसपणे माझे सदैव चिंतन करतो जो त्याचे आणि माझे अभिन्नत्व जाणून राहतो जो माझ्याविषयी किंचितही भेदभाव पाहत नाही सर्व जीवन मात्र हे माझेच स्वरूप आहेत अशी ज्याची बुद्धी स्थिर आहे जो फक्त अद्वैतच चिंतित असतो जसा आपला देह आहे तसाच दुसऱ्याचाही आहे असे जो मनात धरतो आणि तशीच देहावर प्रीती करतो जो सर्व प्राणी मात्रात एकसारखे चैतन्य आहे असे मानतो त्या द्वैतमानित नाही सर्वत्र संचार करणाऱ्या आणि सर्व रूपात भरून राहिलेल्या मला जो नेहमी नमस्कार करीत असतो आणि माझीच पूजा करतो उत्तम अथवा चांडाळ यामध्येही भेद न बाळगता जो कोठेच मोहबुद्धी ठेवित नाही आणि भेदशून्य होतो माझी स्थाने पाहण्याविषयी माझ्या भक्तांचे दर्शन घेण्याविषयी तसेच माझेच प्रतिपादन ज्या शास्त्रात सांगितलेले आहे अशाच त्या शास्त्रांचे श्रवण करण्याविषयी आणि मंत्र तंत्र ज्याची नितांत श्रद्धा आहे त्याचप्रमाणे ज्याची बुद्धी माझ्यावरील अत्यंतिक प्रेमामुळे व्याकुळ झाली आहे केवळ सात्विक भाव जागृत होऊन ज्याच्या शरीरावर रोमांच उभे राहतात प्रेमाश्रूंच्या जलाने ज्याचे नेत्र नित्य भरभरून येत असतात ज्याचा कंठ केवळ माझ्या आठवणीनेही दाटून येतो मी ईश्वरी जगद्वनी आणि सर्वच कारणांचे कारण आहे अशी बुद्धी ठेवून जो अनन्य भावाने माझी पूजा करीत असतो माझी दिव्य व्रते आणि तसेच नैमित्तिक अशी नित्याची व्रते जो शुद्ध मनाने आचरणात आणत असतो भक्तियुक्त मनाने आणि वित्तासाठी लभाडी न करता तो निष्काम मनाने व्रतस्थ राहतो माझा उत्सव पाहण्यासाठी आणि माझा उत्सव करण्यासाठी जो स्वभावतच नित्य उत्सुक असतो मोठमोठ्या आवाजाने माझेच नामसंकीर्तन करीत जो नाचतो जो स्वदेहाचा अभिमान विसरून आणि देहाचे माझ्या स्वरूपाशी तादात्म्य करून स्थिर असतो प्रारब्ध जे जे करील ते ते तसेच होवो दैवाच्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडो मला माझ्या देहरक्षणाचीही काळजी नाही असे जो मनात म्हणत असतो तोच माझा श्रेष्ठतम भक्त होय अशा प्रकारची जी भक्ती सांगितली आहे तीच पराभक्ती म्हणून मान्य आहे ह्या भक्तीमध्ये दे भक्ताला देवीहून दुसरे काहीही नाही याचा साक्षात्कार झालेला असतो अशा प्रकारे ज्याच्या अंतकरणात निष्ठा उत्पन्न होते खरोखरच त्या भक्ताचा माझ्या चिन्मात्र स्वरूपात तो सत्वर लय होत असतो तो माझ्याशी तत्क्षणी एकरूप होतो हे भूधरा भक्तीची जी, जी परमश्रेष्ठ सीमा आहे त्यालाच ज्ञान असे म्हणतात ज्ञान हीच वैराग्याची खरी सीमा आहे कारण ज्ञानामध्येच त्या उभयतांचा अंतर्भाव होत असतो हे पर्वता भक्ती करूनसुद्धा ज्या उपासकाला केवळ दुर्दैवामुळे माझे ज्ञान होत नाही तो माझ्या वस्तिस्थानी म्हणजे मणिकद्वीपात जातो त्या ठिकाणी गेल्यावर त्याची इच्छा असो नसो तेथील सर्व भाग भोग तो भोगतो अखेर शेवटी कल्पाचा अंतकाळ झाल्यावर त्याला माझ्या चितरूपाचे ज्ञान होते त्यानंतर ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे तो नित्युमुक्त होतो हे पर्वता माझ्या ज्ञानानेच सर्व प्राण्यास मुक्ती मिळते माझ्याबद्दलच्या ज्ञानाविषयी मुक्ती मिळतच नाही जिवंत आहे तोवर ज्याला हृदयस्थ प्रत्यागामत्वाचे प्रत्येक गात्म्याचे म्हणजे माझ्या स्वन विद्रुपी श्रेष्ठ शरीराचे ज्ञान होते त्याचे प्राण कधीच जात नाही तर तो ज्ञानी पुरुष स्वतःच ब्रह्म होऊन ब्रह्मपदाला मिळतो कारण श्रुतीवचनाप्रमाणे जो ब्रह्माला जाणतो तोच ब्रह्म होय कंठस्थ सुवर्णाप्रमाणे अज्ञानामुळे गुप्त झालेले माझे स्वरूप जरी पूर्वीही प्राप्त होते तरी ते ज्ञानाने अज्ञानाचा नाश केल्यावर जणू काय पुन्हा प्राप्त झाले असे वाटते हे पर्वतोत्तमा ज्ञान आणि अज्ञान अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांहून माझे शरीर निराळे आहे आरशामध्ये जसे स्वतःचेच प्रतिबिंब दिसते तसेच देहामध्ये माझे स्वरूप अनुभवास येते जलात छाया दिसते तसा पितृलोकी आत्मसाक्षात्कार होतो छाया आणि प्रकाश जसे अगदी स्पष्टपणे वेगवेगळे दिसतात तसेच माझ्या लोकभाव शून्य असे ज्ञान प्राप्त होते जो वैराग्य संपन्न असून देखील आत्मज्ञान होण्यापूर्वीच मरण पावतो तो कल्पाची समाप्ती होईपर्यंत ब्रह्मलोकीच राहतो त्यानंतर पुन्हा पवित्र आणि श्रीमंत अशा घराण्यात जो पुनर्जन्म घेतो तेथे प्राप्त झाल्यावर तो पुन्हा पुन्हा साधना आणि अनुष्ठाने करीत राहतो आणि त्यामुळे त्याला अखेर ज्ञानप्राप्ती होते हे शैल राज्य ते ज्ञान एकाच जन्मात मिळवता येत नाही म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी सारखा प्रयत्न चालू ठेवणे अत्यंत इष्ट होय तसे न केल्यास अनर्थ घडून मोठा नाश होतो कारण हा मानवजन्म पुन्हा प्राप्त होणे दुर्लभ आहे त्यातूनही प्रथम वर्णात म्हणजे ब्राह्मण वर्णात जन्म मिळणे तर फारच दुराप असतं ब्राह्मण जातीत जन्म प्राप्त होऊन वेदाधिकार मिळणे हे अत्यंत कर्मकठीण आहे शम दम वगैरे षटकाची प्राप्ती योगाची संसिद्धी त्याचप्रमाणे उत्तम गुरुची प्राप्ती शिवाय इंद्रिये कार्यतत्पर सदैव असणे शरीरावर वेदोक्त जातकर्मादी संस्कार होणे हे सर्व या संसारात अत्यंत दुर्लभ आहे अनेक जन्मात पुण्य केली असतील तरच मोक्षाची इच्छा होत असते कदाचित साधने सफल होऊन मोक्षाची इच्छा झाली असूनही जो पुरुष ज्ञानाकरता प्रयत्न करीत नाही त्याचा जन्म निष्फल आहे म्हणून हे शैलराजा ज्ञानप्राप्तीसाठी यथाशक्ती नित्य प्रयत्न करीत राहावे असे प्रयत्न तत्पर राहिल्यास निदान अश्वमेधाचे फल तरी निश्चितपणे मिळते तूप हे जसे दुधात गुप्त स्वरूपात असते तसेच प्रत्येक भूतांमध्ये विज्ञान हे असतेच असते म्हणून घुसळण्याच्या रवीप्रमाणे मनाचा उपयोग करून त्याचे सतत मंथन करावे ज्ञानाची प्राप्ती झाल्यावरच मनुष्यप्राणी कृतकृत्य होतो असा वेदांत घोष आहे हे पर्वता याप्रमाणे मी तुला संक्षेपाने का होईना पण सर्व काही सांगितले आहे आता तुला आणखी काय श्रवण करण्याची इच्छा आहे ते सत्वर सांग अध्याय सदोत्तावा समाप्त